स्कंध सातवा अध्याय चौथा अश्विनी कुमार सुकन्याला मागणी घालतात कथा सांगू लागले ते म्हणाले राजा निघून गेल्यावर सुकन्येने अग्निसेवा आणि आपला पतिव्रता धर्म याविषयी तत्पर राहून ती पतीसाठी वना थिंडून नाना प्रकारची मधुर फळे स्वादिष्ट मुळे आणून देऊ लागली पाणी उष्ण करून ती आपल्या पतीला स्नान घालीत असे त्याच्या सर्व काही ठेवित असे नित्यकर्मे उरकल्यावर पतीला हाताला धरून उठून ती त्याला मऊ आसनावर बसवीत असे नंतर पूर्ण पिकलेली फळे आणि चांगले असे भोजन तयार करून पती तृप्त झाला म्हणजे त्याच्या हातावर नंतर आणि आदर युक्त मनाने ती त्याला पानसुपारी दे। देव नित्युसऱ्या शुभासनावर निजवीत असे आणि नंतर पतीच्या आज्ञेवरून ती आपले उदरभरण कर्म करीत असे आपण फलाहार घेतल्यावर ती आपल्या पतीजवळ येऊन बसे आणि त्याला विचारी पती आता आपली कोणती सेवा करावी याची आज्ञा द्या मी आपली संमती घेऊन पाय चेपू का अशा प्रकारे पतिव्रता धर्माचे होम हवनादी नित्यकर्मी झाल्यावर पुन्हा पतीला फलाहार देऊन उरलेले पतीची आज्ञा घेऊन अन्नसेवन करी पतीला मऊ आसन निद्रासाठी तयार करी पती शय्येवर पोहुडल्यावर ती पतीचे पाय चेपीत असे नंतर पतीला निद्रा लागल्यावर आपण स्वतः पती चरणाजवळ निद्रा घेत ती राहत असे उन्हाळा प्राप्त झाल्यावर पतीला शुद्धासनावर बसून ती ताडाच्या पंख्याने वारा घालून पतीची सेवा करीत होती त्याचप्रमाणे थंडीचे दिवस येताच सुकलेली काष्टे ती गोळा करून त्याच्या पुढ्या त्या काष्टाने अग्नी देऊन ती उष्णता निर्माण करीत होती आणि आता आपणाला थंडीचा त्रास होत नाही ना असे पतीला विचारून त्याला थंड अगर उष्ण हवे पासून नैसर्गिक पिणा ती निवारण करीत होती ती स्वतः ब्राह्मण मुहूर्तावर उठून आपल्या पतीला उठवी शौच स्थानापाशी उदक आणि मृत्तिका नेऊन आपल्या पतीला त्या स्थानापर्यंत नेऊन पोहोचवी नंतर आपण स्वतः दूर उभी योग्य ती काळजी घेत राही अशा प्रकारे सेवा राहून पतीचा शौच उरकताच त्याचा हात धरून ती पतीला पुन्हा आश्रमात घेऊन येई मृत्यूकाणी उदक धुवून पतीचे हात पाय ती हळूवारपणे धुवून काढी नंतर पती चुळा भरण्यासाठी पाणी देऊन दंत काष्ट आणून पतीला दात घासण्यासाठी देत असे पतीला हवे असेल त्या वृक्षाचे काष्ट ती दात घासण्यासाठी आणीत असे नंतर ताजे पाणी आणून ते तापून पती स्नासाठी तयार करून देई त्याचप्रमाणे वेळेचे अवधान ठेवून होमकाल अथवा प्रातसंध्येचा समय होताच ती पतीला कर्माविषयी जाणीव करून देई त्यानंतर यथाविधी पूजा दिम हवन झाल्यावर आपण स्वतः देवपूजा करी अशा प्रकारे तिने पतीच्या सेवेसाठी आपल्याला सदा सर्व बांधून घेतले होते आपला पती महान तपस्वी आहे हे जाणून ती अत्यंत समाधानी वृत्तीने आणि नित्य अत्यंत आदराने आणि प्रेमळपणाने पतीची उत्कृष्ट सेवा करीत राहिली पतीला येतकिंचितही त्रास ते न होईल याची ती काळजीवाही पती हाच देव असल्याने ती अत्यंत पतीव्रता म्हणून त्याची सेवा करण्यात कधीही कंटाळत नव्हती अग्नीची सेवा करणे आलेल्या अतिथीचा प्रमाणे आदर करणे यातही ती दक्ष होती चवन मुनीना नित्य आनंदीत ठेवण्याचा ती प्रयत्न करीत असे एकदा सूर्यपुत्र अश्विनी कुमार सहज चवन मुनीच्या आश्रमाजवळ आले त्याच वेळी सुस्नात होऊन परत जात असलेली ती सुंदरी त्यांच्या अवलोकनात आली त्यांना प्रथम ती देवकन्या आदराने ते तिच्या जवळ गेले आणि मोहाने व्यक्त होऊन ते म्हणाले हे सर्वांग सुंदरी जराशी थांब आम्ही देवपुत्र असून तुला काही विचारण्यासाठी आलो आहोत तेव्हा तू आमच्या प्रश्नाचे उत्तर अगदी सत्य असेच दे हे गजगामिनी तुझा पती कोण आहे येथील अशा सरोवरात स्नान करण्याकरता तू एकटीच का आलीस तुला भीती नाही का वाटत हे चारुलोचने हे चारुलोचने लक्ष्मीला हि इतकी तुझी कांती तेजस्वी आहे यात संशय नाही म्हणून हे कल्याणी तुझी, तुझी संपूर्ण माहिती विस्ताराने श्रवण करावी अशी आमची उत्कट इच्छा आहे म्हणून तू सर्व सत्यतेस सांग हे चंचल ने तुझे चरण इतके कोमल आहेत कि ते भूमीवर उघडे पडल्याने त्या चरणा बोचत असेल म्हणून आम्हाला हे तन्वांगी वास्तविक तुझी योग्यता विमानातच बसण्याची असल्याने तू या कठीण भूमीवर उघड्या पायाने का चालते आहेस तेच आम्हाला समजत नाही शिवाय या थंड अरण्यात अंगावर वस्त्रही न घेता तू का आली आहेस हे सत्वर निवेदन कर। हे वदने तुझा वरोबर दासी तू राजकारीपन्न कन्या, कन्या प्राप्त जाली असले दे तुझे माता पिता खरोखरच धन्य हो रूपगर्वीते तू को हैसघ स्त्री है खरोखर तुझा पति कि भाग्यवन है त्याच्या भाग्याची तुलना करायला आम्ही देवपुत्र असूनही असमर्थ आहोत तुझ्या चरणस्पर्शाने ही भूमी पवित्र होत असल्याने ही भूमी देवभूमी पेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे यात संशय नाही तुझे नित्यदर्शन घडत असलेले या अरण्यातील पशुपक्षी हे खरेच कृतार्थ होत हे सुलोचने आता तुझी आम्ही अधिक स्तुती करणे योग्य नाही यास्तव आता तू स्वतःविषयी सर्व काही विस्ताराने सांग तसेच तुझा महाभाग्यशाली पतीचे दर्शन घ्यावे असे ही असले आहे त्याच्याबद्दल आमच्या मनात कमालीचा आदर निर्माण झाला आहे हे सुद्धा अश्विनी कुमारांनी हर्षभरीत होऊन पतिव्रता सुकन्याशी स्तुती केल्यावर ती सुंदर राजकन्या अत्यंत लज्जित झाली ती त्या देवपुत्रांना म्हणाली हे देवपुत्रानु मी शर्याती राजाची कन्या असून माझे नाव सुकन्या आहे महा तपस्वी सत्पुरुष चवन मुनी यांची मी पत्नी आहे माझ्याच विनंतीवरून माझ्या पित्याने मला त्या मुंना अर्पण केली आहे हे देवहो माझा पती वृद्ध झालेला असून अंधही आहे पण तरीही अत्यंत समाधान मानून प्रसन्न चित्ताने मी माझ्या प्रिय पतीची दिवसरात्र सेवा करीत असते आता तुम्ही कोण आहात आणि येथे आज कशासाठी आला आहात ते सांगा येथे जवळच ये आश्रमात माझे पतिराज बसले आहेत तेथे येऊन आपण ऐकून अश्विनी कुमारांना कल्याणी तू सांगतेस ते खरोखरच विचित्र वाटते तू या वनात एखाद्या प्रखर विजेप्रमाणे तळपत आहेस प्रत्यक्ष देव लोकातही तुझी बरोबरी करील अशी देवांगना आढळणार नाही तुझे सुकोमल सौंदर्य पाहून कोमला पित्याने प्रत्यक्ष राजाने, तुझा तेला, कारण का है। खरे तुझा अमोल वस्त्रे शोभून दिसतील त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सौंदर्य भूषणाने तुझा देह अधिक शोभायमान होय तुझा निळसर केश संभार हा या सांप्रतच्या तुझ्या अवस्थेला योग्य वाटत नाही तू अजिन वस्त्र परिधान केल्यामुळे शोभून दिसत नाहीस खरोखरच त्या विश्वकर्मा ब्रह्मदेवाचे केवढे अघोरी कृत्य हे भेरू हे सुलोचने हे प्रियदर्शनी वार्धक्य प्राप्त झालेल्या अंध अशा च्यवन मुनीबरोबर विवाह करून तू त्यांचा पती म्हणून स्वीकार केलास आणि सर्व सुखांचा त्याग करून तू वनात वास्तव्य केलेस हे खरोखरच योग्य केले नाहीस हे नृत्य निपुणकांते तू यवन संपन्न असूनही या वेशभूषेत शोभत नाहीस तुझा पती अतिवृद्ध असल्याने तू मदन बाणांपासून होईल निर्बुद्ध तर नाही ना, ना, ना। नुकत्याच यवनात पदार्पण केलेल्या तुला एखाद्या वृद्ध अंधाची भार्या होण्यास का बरे भाग पडावे हे चारुलोचने हे कृष्णनयने हे दीर्घ तू अशा या जर्जर पतीला सोडून दुसऱ्या एखाद्या करू पती म्हणून स्वीकार, तु स्वीकार केल्याने तुझे सर्व जीवन व्यक्त वस्त्र परिधान करून तू या भयान निर्मनुष्य जंगलात वास्तव्य करावे हे कदापि योग्य नाही अशा वैराग्य अवस्थेत तुझ्यासारख्या सर्वांग अवलोकन करणे हि आम्हाला दुखद वाटते म्हणून हे आनंदित गात्री आम्ही दोघांपैकी जो तुला इष्ट वाटेल त्याचा तू पती म्हणून स्वीकार कर हे मानिनी त्या वृद्ध मुनीची सेवा सुश्रुषा करण्यात तू आपले संपूर्ण आयुष्य निष्कारण वेचावेस हे योग्य नव्हे स्वतःचे आणि पत्नीचे पोषण आणि रक्षण करण्यास सर्वस्वी असमर्थ आणि दुर्बल बनलेल्या त्या दुर्दैवी पतीचा तू आश्रय करावास हे दारुण दुःख देणारे आम्हास वाटते म्हणून त्या दुखी आणि अभागी वृद्ध अशा अंधपतीचा तू त्वरित त्याग कर आणि तुला जो प्रिय वाटेल तू स्वर्गातील नंदनवनात आणि निसर्ग सौंदर्याने प्रफुल्लित असलेल्या त्या चैत्ररथवनात आपल्या सुंदर नवपतीसह यथेच क्रीडारथ होऊन सुखी हो कसलीही मानमान्यता नसलेल्या वृद्ध आणि अंधपती समवे तू योवनाचा एवढा प्रदीर्घ काळ कसा व्यथित करणार तू सुलक्ष कसा तरी व्यथित करून कायमच्या दुःखाची तू प्राप्ती करून घेऊ नकोस ते तुला अखेरपर्यंत कसे शक्य होणार हे कोकिळ चारुवदने हे विशाल नेत्रा राजकन्ये हे कृषोदरी आम्हा उभयतांपैकी एकाचा स्वीकार करून या लोकातील उत्कृष्ट घे या वृद्ध तपस्व्याचा त्याग कर आणि स्वर्गात राहून सर्वोत्कृष्ट सुखाचा उपभोग घेत आनंदाने रहा हे सुखेशी हे मृगलोचने येथे त्या अंधवृद्धाबरोबर एखाद्या तपस्विनीप्रमाणे आयुष्य वेचण्यात तुला कोणते सुख प्राप्त होणार त्यातून तू अत्यंत तारुण्य प्राप्त झालेली आहेस अशा परिस्थितीत वृद्धपतीची सेवा करण्यात या कंदमूळे यांचा आहार निश्चितच सुखावह नाही तेव्हा नीट विचार कर आणि आमच्या म्हणण्यास होकार देऊन सुखेनैव स्वर्गात संचार कर अध्याय चौथा समाप्त